पुस्तक रतन टाटा लेखक सुधीर सेवेकर वाचक विद्या पाटील प्रकरण दहावे लोकल टू ग्लोबल सामाजिक रोड फेडणी ही टाटा ग्रुपची परंपरा आहे त्यातूनच आपल्याला कर्मचारी गुंतवणूकदार ग्राहक आणि समाज यांचा विश्वास मिळालेला आहे ही परंपरा अबाधित राखण्यासाठी कंपनी आणि कर्मचारी दोघांचेही वर्तन उच्च प्रतिष्ठे असणे आवश्यक आह रतन टाटा फोर्स नामक एक आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित मासिक जगातल्या श्रीमंत लोकांची यादी प्रसिद्ध करीत अस अशी काही मासिके आहेत ते जगातील सर्वात श्रीमंत लोक कोण जगातील सर्वात बड्या कंपन्या कोणत्या आहेत वगैरे सारख्या याद्या वेळोवेळी प्रसिद्ध करीत असतात त्यात फोर्वस फॉर्च्यून ही मासिका आघाडीवर असतात या याद्या कशाप्रकारे तयार होतात त्यांचे निकष काय असतात कार्यपद्धती काय असते तेही त्या त्या यादीसोबत विस्ताराने प्रसिद्ध केले जाते त्याचा उद्देश असा की अशा याद्या अत्यंत अभ्यासपूर्णरित्या आणि शास्त्रीय पद्धतीने तयार केल्या जातात त्यात कुठल्याही प्रकारचा पक्षपात पूर्वद्रोषितपणा नसतो कोणत्याही लॉबीचा प्रभाव नसतो हे वाचकांना कळावे अर्थात त्यामुळेच एकीकडे या याद्या या विश्वसनीय जशा मांडल्या जातात तशाच या बऱ्याचदा चर्चेचा विवादाचाही विषय बनतात असो या मासिकांचा अशा याद्या संकलित करण्याचा सा उद्देश चालू असतो जगातील सर्वात भ्रष्ट देश कोणते आहेत त्यांचीही यादी एक मासिक तयार करीत असते त्या यादीत भारताचे नाव पुष्कळ आघाडीवर आहे तर फोर्स मासुकाच्या जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत पहिल्या चाळीस जणांमध्ये रतन टाटा यांचा समावेश होत नाही जगातल्या सर्वात मोठ्या उद्योग समूहात टाटा हे नाव दिसत नाही तसे देशातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती पॉवरफुल पर्सन या यादीतही रतन टाटांचे नाव हो नाही याबद्दल अर्थातच रतन टाटा यांना कसलेही वैषम्य वाटत नाही अशा याद्यांकडे त्यांचे लक्ष असेल त्यात आपण आहोत की नाही याबद्दल ते जागरूक असावेत संवेदनशील असावेत असेही काही संकेत मिळत नाहीत परंतु अलीकडच्या काळात त्यांनी ज्या निवडक प्रख्यात विदेशी कंपन्या विकत घेतल्या त्यावरून परदेशी कंपन्यांच्या टक्कव्हर खळातला दणटाटा सर्वात महत्वाचा बहुधा सर्वात मोठा सर्वात महत्वाकांक्षी आणि सर्वात आक्रमक आग्रही माणूस ठरावा एक असा भारतीय उद्योगपती जो भारतीयत्वाच्या कक्षा ओलांडून वैश्विक स्तरावर गिला आह ज्याची विचार करण निर्णय घेण वैश्विक स्तराच झाल आह लोकल टू ग्लोबल म्हणजे स्थानिक स्तरावरुन थेट वैश्विक स्तराची गरूजेप घालणारा भारतीय उद्योगपती अशी त्यांची प्रतिमा झालि ते एकोणीशे एक्क्याण्णव पासून टाटा उद्योग समूहाचे अध्यक्ष आहेत या सुमारे 18 वर्षांच्या काळातील रतन टाटांच्या कार्यकर्तृत्वातील सोनेरी पाणी म्हणजे त्यांनी टेक ओव्हर केलेल्या काही ग्लोबल कंपन्या असे नक्कीच म्हणता येईल आणि याला कारण आहेत त्यांचे आधुनिक विचार आम्ही आजवर केवळ भारतीय बाजारपेठेतील अग्रस्थानाच्या कल्पनेचेच पछाडलेलो होतो त्या आम्ही फारसा विचारही करीत नव्हतो हो परंतु आता आम्हाला आमचा आवाका तेवढ्यापुरताच रहावा असे वाटत नाही इसवी सन दोन हजारमध्ये टाटा समूह इंग्लैंड प्रख्यात चहा कंपनी टेट्ले जेव हस्तगत एक भारतीय बिजनेसमासिका दिल्ली मुलाखती रतन टाटा उद्गार लोहले कंपनी चारश दशलक्ष डॉलर्स असघसीत किमत मोजन खरीदी किन अन्न्य का छोटा मोटा विदेशी कंपनिया खरेक आज स्थिति अ टाटा ग्रुप एकूण प्राप्तिपैकी एक तृतीश प्राप्ति हिपरदी बाजारपेट करते एक उत्पन्ना सुमारे एक तृतीश उत्पन्न परदेश गोष्ट बोलकी आ ही तर केवळ सुरुवात आहे केवळ भारतीय बाजारपेठपुरतेच व्यवहार करणे हे ग्रुपसाठी तुलनात्मकदृष्ट्या तोट्याचेच ठरेल टाटा उद्योग समूहाचे एक संचालक आणि विदेशी कंपन्या टेकओव्हर करण्यात महत्वाची भूमिका बजावणारे अॅलन रोझनिंग यांचे उद्गार टाटा उद्योग समूहाचे रतन टाटा यांचे विचारचक्र कोणत्या दिशेनं कार्यरत आहेत त्याचेच द्योतक मानता येतील रतन टाटा यांच्या डोक्यात जागतिक औद्योगिक व वाणिज्य विश्वाचा पट नेहमी गोळत असतो कोरा सी मोठी पोलाद कंपनी खरेदी करण्यासाठी जी गुंतवणूक रतनटाडा यांनी केली आहे ती लक्षात घेता परदेशी कंपन्या व परदेशी गुंतवणूकदार यांचा एकूण जो पैसा थेट भारतात गुंतवणुकीच्या रुपात येतो त्यापेक्षा एकट्या टाट्यांची परदेशात होणारी गुंतवणूक व टेक ओव्हरचे मूल्य अधिक भरते आहे आरंभी आपल्या कल्पना आपले विचार आपल्याच संचालक मंडळाला आणि जुन्या मुखंडांना पटवितांना रतन टांडा यांच्या नाकीन यायचे त्यासाठी त्यांना पुष्कर संघर्ष करावा लागायचा तेच रतन टाटा काळाच्या ओघा टाटा ग्रुपमधील जुनी मंडळी अस्तंगत झाल्यावर अधिक तेजाने आंतरराष्ट्रीय क्षितिजावर झळकताना दिसत आहे ते प्रामुख्याने त्यांच्या लोकल टू ग्लोबल या धोरणामुळे आणि त्याच्या कार्यपद्धतीमुळेच महत्व जागतिकीकरणाचे रतन टाटा ग्रुपचे अध्यक्ष झाले ते एकोणीसशे मध्ये हे तेच साल आहे जेव्हापासून तत्कालीन पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव आणि तत्कालीन अर्थमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांनी भारतीय अर्थव्यवस्थेत एलजीपी अर्थात लिबलायझेशन प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशनची काज झाली स्वातंत्र्योत्तर चाळीस पंचेचाळीस वर्ष भारतीय उद्योगधंदे एका संरक्षित वातावरणात काम करीत त्या होते त्यावेळच्या परिस्थितीचा आणि धोरणांचा परिपाक म्हणून ही सुरक्षित अर्थव्यवस्था योग्य होती तिचे काही लाभ होते परंतु उत्तरोत्तर तिचे तोडेच अधिक जाणवत होते जागतिक अर्थव्यवस्थेशी आपल्या अर्थव्यवस्थेचा सा सांदा जुळला पाहिजे अर्थव्यवस्थेची दारे उघडी केली पाहिजेत उद्योगधंदाचे निर्बंध नियम कायदे शिथिल केले पाहिजेत लायसन्स ला संपविले पाहिजे याची जाणीव देशातील अर्थतज्ञ उद्योजक अभ्यासक, अशा सर्व थरात होत होती राजीव गांधी हागतिकीकरणाच्या बाजूच पंतप्रधान होत त्यामुळ त्यांच्या काळात भारतीय अर्थव्यवस्थेची वाटचाल एलजीपीच्या दिशेनं सुरु झालि होती रतन टाटा यांनी सरकारच्या या धोरणाच स्वागत कलिद्योगिक परवान्याच्या कार्यपद्धतीत पुष्क सुधारणा त्यामुळ घडून येत आहार मान्य कलि होत पवन त्याच्या जोडीला कंपनी कामगार कायदे यासंदर्भात अजून पुष्कळ सुधारणांची गरज आह ह त्यां त्यांनी सरकारला वेगवेगळ्या निमित्ताने वेळोविषयी वे सांगितल होते भारतीय उद्योगधंद्या नव्या धोरणांमुळे अधिकाधिक ग्राहकाभिमुख होत आहे पूर्वी कधी नव्हते एवढे लक्ष ग्राहकांच्या समाधानाकड़ ब्रँड बिल्डिंगकडे आता भारतीय कंपन्या येऊ लागल्या आहेत हेही त्यांना सरकारच्या निदर्शनास सांगले जागतिकीकरणामुळे भारतीय उद्योगधंद्यांसाठी एक स्पर्धात्मक वातावरण तयार झाले आहे अशा स्पर्धात्मक आणि तुरशीच्या वातावरणामुळे भारतीय उद्योगधंद्यांना खर्चावर नियंत्रण ठवणे उत्पादन खर्च आटोक्यात ठेवणे कार्यक्षमता वाढविणे उत्पादकता वाढविणे व्यवस्थापकीय कौशल्य वाढविणे याकडे लक्ष देणे अनिवार्य झाले उत्पादनात सुधारणा करणे सरसता आणणे ग्राहकांची अपेक्षा पूर्ण करणे अनिवार्य झाले या सर्व बदलांबरोबरच भारतीय उद्योगपती भारतीय उद्योगधंदे भारतीय व्यवस्थापक यांना आपली मानसिकता बदलणे अपरिहार्य झाले जागतिकीकरणाविरुद्ध तक्रार करणे किंवा त्याला विरोध करणे व्यर्थ आहे काळाची चक्रे उलटी फिरवता येत नाही आपणास आपली मानसिकता आणि कार्यपद्धती काल केली पाहिजे हिहीर तंटाटणी त्या काळात वगळया व्यासपीठांवरून आग्रहपूर्वक सांगितल आह बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या बलाढ्य स्पर्धेत स्थानिक कंपन्या छोट्या कंपन्या गारद होऊ शकतात होत आहस्प्ल या छोट्या दक्षात आज बहुराष्ट्रीय ब्रँड्स बाजारपेठेत मोठ्या संख्येनिआ प्रबळ आह पण त्या दक्षातील त्यांच ब्रँड टिकून आह बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या स्पर्धेत तोंड द्रि भारतीय कंपन्यांनी एकत्र येऊन कॅन्सॉशियम पद्धतीनं काम कल पाहिजे असं त्यांचत आहस्वीस घड्याळ उद्योगाने या पद्धतीन काम करून स्वतःच अस्तित्व टिकवल आह टाटा उद्योग समहापुरते बोलायचे झाले तर ज्या कुठल्या क्षेत्रात आपण असू त्या क्षेत्रातल्या सर्वच तीन कंपन्या टाटाचे स्थान असले पाहिजे ते जर नसेल तर त्या क्षेत्रात कार्यरत राहायचे की नाही या मूलभूत प्रश्नाचाच आम्ही विचार करतो असं त्यांनी एका एक मुलाखतीत म्हटलेले आहे अर्थात टाटा ग्रुप हा इतका मोठा आहे की त्यात काही बदल घडवून आणण्यासाठी वेळ हा लागतोच हेही ते मान्य करी ग्लोबलायझेशनमुळे आम्हालाही जागतिक स्तरावर काम करायला मिळतेच अनेक परदेशी कंपनी आम्ही घेऊ शकलो अनेक कंपन्यांच्या उत्तम व्यवस्थापनासाठी आम्हाला विदेशी व्यवस्थापक व मुख्याधिकारी नेमावे लागले अर्थात अशा नेमणुकांमुळे कंपनी विदेशी होत नाही जागतिक बाजारपेठ झपाट्याने वाढत आहे विस्तारित होत आहे त्यावर आपण लक्ष दिले पाहिजे असे ते म्हणतात थोडक्यात जागतिकीकरणामुळे भारतीय उद्योगधंदे त्यातील संस्कृती यामध्ये मोठे बदल होत आहे ते अपरिहार्य आहे ते आपण स्वीकारले पाहिजेत त्यानुसार स्वतःला बदलले पाहिजे जगाच्या बाजारपेठात आपले नाणे खणखणीतपणे आता आपण वाजवून दाखवू शकतो केवळ भारतीय बाजारपेठ आणि भारतीय संदर्भ या चौकटीत भारतीय उद्योगधंद्यांनी स्वतःला मर्यादित करून घेऊ नये तर जागतिक स्तरावरचा विचार नियोजन आणि हालचाली केल्या पाहिजेत याबद्दल रटन टाटांच्या मनात संदेह नव्हता आरंभापासूनच जागतिक स्तराचा विचार अलिकडच्या काळात ग्लोबलायझेशन जागतिकीकरणावर खूप बोलले जाते अनेक उद्योग समूह आता जागतिकीकरणाच्या गोष्टी करीत असतात परंतु रटन टाटा ग्रुप त्यांच्या आरंभापासूनच नेहमी जागतिक स्तराचा विचार करीत आलो आह टाटा उद्योग समूहाच संस्थापक जमशजी नौसिखानज़ टाटा यांच त्याकाळी चीन आणि इंग्लंड या दोन दक्षांशी व्यापारी संबंध होते, आणि अनक्शी त्यांचा व्यापार चाल त्यांनी स्वतः अनेकदा परदेशी दौरा कला आंतरराष्ट्रीय व्यापार करायचा म्हणजे परदेशी ग्राहकांच्या आवडीनिवडी आणि अपक्षानुसार तुमचा माल असण आवश्यक आह परदि ग्राहक दर्जा मालाची गुणवत्ता शुद्धता याबाबत अधिक चोखंद आणि जागरुक असतो त्या दर्जाचा उत्तम माल द्यायचा ही टाटाची परंपरा आहा म्हणूनच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत टाटा या नावाला एक वजन आहे प्रतिष्ठा आहे पुढे परदेशी व्यापारासाठी टाटा एक्सपोर्ट्स ही स्वतंत्र कंपनी तयार केली गेली टाटा एक्सपोर्ट्स जगाच्या पाठीवरील जवळपास शंभर देशांना नाना प्रकारच्या वस्तू माल निर्यात करते इसवी सन दौलमध्ये इंग्लंडची टेटले ज्या कंपनी टाटा ग्रुपने घेऊनच टाकली टाटा एक्सपोर्ट कंपनीचे नावही बदलले तिला आता टाटा इंटरनॅशनल असे म्हटलं जात टाटा उद्योग समूहाच्या एकूण वार्षिक उलाढालीच्या सरासरी पस्तीस टक्क्याहून अधिक टाटा हा आंतरराष्ट्रीय व्यापार व वा वाणिज्य उलाढालीचा आह तर टाटा स्टील टाटा कम्युनिकेशन्स, टाटा कन्सल्टन्सी या तीन कंपन्यांची जवळपास सत्तर प्राप्ती ही आंतरराष्ट्रीय व्यापार उद्यमातून होत टाटा उद्योगसमूहातील जवळपास प्रत्यक्क कंपनी निर्यात व आंतरराष्ट्रीय धंद्यासाठी प्रयत्न करीत असत निर्यात कशी वाढवता येईल यावर अध्ययन करीत असत अर्थात कंपनीचं उत्पादन काय आहे यावरही बरेच काही अवलंबून असत भारतीय बाजारपेठही टाट्यांसाठी अर्थातच महत्वाची जागा असते टाटा समूहा कोरस ही स्टील कंपनी विकत घेतली ही बाब जागतिक पोलाद उद्योगातील एक महत्वाची घटना ठरलिती आहा निर्यातीबाबतचा भरपूर अनुभव आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठमधून कुठ कसा शिरकाव करायचा सुरुवात कशी करायची कुठ स्पर्धा कशी आह कुठे घुसणे सोपे आणि नपाचे ठरविल वग्रबाबत सखोल ज्ञान असणारे अनेक तज्ञ टाटा समूहात काम करतात आवश्यक तिथी बाहेरील तज्ञ सल्लागार यांचीही मदत जाते, समूहातील एका कंपनी दुसऱ्या कंपनीच्या ज्ञानाचा अनुभवाचा फायदा द्रिंतर दवान घवाण विचारविनिमय करण्याच समूहाच धोरण आहा त्याचाही चांगला फायदा सर्वांनाच होत हॉटल श्रंखलम्ही जागतिक स्तरावर संबंध संपर्क कर प्रस्थापित करायला मोठी मदत होत समूहाच विद्यमान अध्यक्ष श्री रतन टाटा यांना एक सुस्पष्ट जागतिक व्यापार उद्योगाची दृष्टी लाभलि आह त्यांचाही आंतरराष्ट्रीय व्यवहार हा जिवायचा विषय आहे त्यामुळे निर्यात आंतरराष्ट्रीय उलाडाल याबाबत टाटा समूह थेट आरंभापासूनच आघाडीवर राहत आलो आहे टेटले टाटा ग्रुपच्या टाटा टी, टी याच्या कंपनीने जगप्रसिद्ध टेटले ही कंपनी चारशे दशलक्ष डॉलर्सना विकत घेण्याचे धारसी पाऊल उचलले अशा प्रकारचा व्यवहार करणारी ही पहिली भारतीय कंपनी पण रतन टाटांनी ती हिंमत केली टेटले टी कंपनी टी बॅग्स म्हणजे छोट्या पुढेमध्ये दे चहा देणारी जगातील दुसरा क्रमांकाची कंपनी आहे एक उत्तम ब्रँड आहे ज्याला जगभर मान्यता आहे तर चहा बगीचे चहापत्ती तयार करण्याचे कारखाने याचा टाटा टी कंपनीला मोठा अनुभव आहे तेव्हा टाटा चहाला जागतिक बाजारपेठेत वरच्या स्थानावर पोचायची असल तर टेटले ब्रँड उपयुक्त ठरू शकतो या मूलभूत विचारातून रतन टाटा यांनी एवढी मोठी किंमत देऊन टेटले कंपनी विकत घेतली चहासाठी भारताची ख्याती गेल्या अनेक शतकांपासून आह इंग्रजी आमदानत चहाचे माळे वाढले लागवडी खालील क्षेत्र वाढले चहाचे व्यापारी महत्व वाढले पाश्चात्य बाजारपेठा मोठ्या प्रमाणावर चहासाठी भारतावर अवलंबून होत्या टाटा उद्योग समूहाने या चहाचे बथो ओळखून क्षेत्रात पदार्पण केले दीर्घकाळ टाटा टीची जबाबदारी दरबारी शेठ यांच्याकडे होती चहामध्ये त्याच्या थेट लागवडीपासूनच्या सर्व क्रियांवर लक्ष दिले तरच हवा त्या दर्जाचा चहा हव्या त्या स्वतःचा चहा मिळू शकतो दुसऱ्या मळेवाल्यांकडून चहापाने खरेदी करायची आणि त्यावर प्रक्रिया करायची टाटा खाली, चहा विकायचा हा उद्योग सोपा आहे खरा पण तो परावलंबी आहे शिवाय चहाच्या क्वालिटीवर हवेतोडे नियंत्रण त्या ठेवले जाऊ शकत नाही त्यासाठी चहाची शेती चहा लागवड चहाची कास्तकारी या टप्प्यापासूनच सर्व कंपनीच्या तज्ञांच्या देखरेखीखाली असली पाहिजे तरच जागतिक स्तराच्या वरच्या ग्राहकाला हव्याच्या स्वतःचा दर्जा देता येतो हे ओळखून टाटा ग्रुपने चहाच्या बाळ्यांवर लक्ष केंद्रित केले म्हणजे तज्ज्ञ नेमले चहाची लागवडीची वेळ त्याला दिलेली खते फवारलेली औषधे माती या सर्वांवर चहाची क्वालिटी अवलंबून असते त्याचप्रमाणे चहाचे मिश्रण ब्लेंड तयार करणे ही गोष्टही मोठीच कौशल्याची असते तेव्हा उत्तम लागवड उत्तम कास्तकारीला त्यांनी तज्ज्ञ अनुभव ब्लेंडर्सची जोड दिली आणि टाटा टीस आंतरराष्ट्रीय स्तराच्या वरिष्ठ वर्तुळात लोकप्रिय केले टेटलेमुळे टाटा डिपडीपवाल्या पुढीबंद चहाच्या क्षेत्रात व्यापक प्रमाणावर घुसता आले आणि श्रीलंका व अन्य देशांच्या चहाला यशस्वीपणे टक्कर देत जागतिक स्तरावर टाटा टी नेता आला टेटलेसाठी टाटांनी खूप ज्यादा पैसे मोजलेत अशी टीका त्यांच्यावर काही जणांनी तेव्हा केली खरी पण अखेर रतन टाटांची दुरुस्तीच योग्य होती तेच काळाच्या कसोटीवर सिद्ध झाले आहे टाटा ग्रुपने चहा सारख्या कंझ्युमर कशाला याव त्यांनी आपले अवजड उद्योग बड्या गुंतवणुकीचे उद्योगावर लक्ष केंद्रित करावे असाही अनाहूत त्यांना अनेकजण देत होते परंतु टाटा हा ब्रँड अवजड उद्योग अभियांत्रिकी उद्योग माहिती तंत्रज्ञान आणि तत्सम अत्याधुनिक उद्योगांच्या जोडीला तेल मीठ चहासारख्या सामान्य माणसाच्या दैनंदिन गरजेच्या वस्तूंमध्येही असले पाहिजे कारण टाटा म्हणजे विश्वासार्ह गुणवत्तेची हमी हे जे समीकरण गेल्या अनेक दशकांपासून टाटांच्या कामगिरीमुळे निर्माण झालेले आहे त्याचा लाभ टाटांनी उठवला पाहिजे आम माणसाच्या गरजेच्या वस्तू जर टाटा नावाखाली मिळू लागल्या तर सामान्य माणसाला या टाटाची गुणवत्ता विश्वासार्हता याचा लाभ मिळ जे आज खूप गरजेची झालिसंदर्भात टाटाची भूमिका आहा त्यामुळे आपण चहाच्या क्षेत्रात उतरू नय ताम नाही हे अन्य कोणा छोट्या मोठ्या कंपन्यांनी कराव अस टाटांना वाटत नाही चहाची बाजारपठ वाढत आह जागतिक बाजारपठ्तिला चहाचा जो उच्च भ्रू ग्राहकही आहाचे समाधान होईल यावर टाटा भर आह तेल त्यांची उपस्थिती जागतिक स्तरावर घेण्यात मोठा उपयोग झाला आहे रतन टाटा यांनी टाटा ग्रुपसाठी तयार केलेल्या भविष्यकालीन बृहत आराखड्यानुसार ग्रुपची उडाढाल दर चार वर्षांनी आणि नफा दर तीन वर्षांनी दुप्पट झाला पाहिजे त्यामुळे त्यासाठी आवश्यक त्या टाटा ग्रुप प्रवेश करेल अर्थात जागतिक तेजीमंदीसारख्या आर्थिक परिस्थितीचा त्यांच्या इनोंजणी परिणाम होणार परफॉर्मन्स अर्थात कामगिरीतही थोडाफार फरक पडणार हे मान्य कोरस स्टील टाटा टी कंपनीज रतन टाटांनी टेटले विकत घेऊन जागतिक स्तरावर नेऊन ठवले तद्वतच ज्या पोलाद कारखान्याने टाटा ग्रुपची मुहूर्तमेढ रोवली त्या पोलाद उद्योगाला त्यांनी जागतिक स्तरावरच्या नवव्या क्रमांकाची गंडी जाणाऱ्या कोरस स्टील ही कंपनी विकत घेऊन आणखीन भक्कम केले रतन टाटा हे टाटा ग्रुपचे अध्यक्ष झाल्यानंतरच्या महत्वपूर्ण आणि मोठ्या घटना घडामोडीत कोरस स्टीलचे टेक ओव्हर अर्थात ही कंपनी खरेदी करण्याचा व्यवहार मोडत कोरस कंपनी दरवर्षी अठरा दशलक्ष टनाहून अधिक पोलाद निर्मिती करत टाटा स्टीलचा पोलाद निर्मितीसंदर्भात जाग्रस्तिक स्तरावर छप्पन्नावा क्रमांक लागतो टाटा स्टील दरवर्षी सुमारे साडेपाच दशलक्ष टन पोलाद निर्मिती करत त्यावरुन कोरस कंपनी टाटापेक्षा किती मोठी आह याची कल्पना येईल ही एक अँग्लो डच कंपनी आहे तिचे कारखाने इंग्लंडमध पोर्ट टालबोर्ड न्यू पोर्ट यॉर्क दिसाईडवेल्स अशा अनेक ठिकाणी आहा कंपनीत सुमारे पन्नास हजार लोक काम करतात कोरस ताब्यात घेण्यासाठी जगातील अनेक बडे उद्योगसमह खास करून धातू उद्योगातील बडे उद्योगसमूह प्रयत्न करीत होते त्यामुळे सुरस वाढली होती दोन वर्ष त्याबाबत रझणटाटा प्रयत्न करीत होते परंतु एक ब्राझीलियन कंपनी सीएसएन या सर्व खेळात टाटांच्या मार्गातील मुख्य अडसर ठरत होती अनेक नाट्यपूर्ण घटना घडामोडी या दोन वर्षात यासंदर्भात घडत होत्या ब्राझीलियन कंपनीने जी बोली या कोरस स्टील खरेदीसाठी लावली होती ती इतकी जास्त आहे की टाटा स्काय पण अन्य कोणीही खरीदार त्यापेक्षा जास्त बोली लावू शकणार नाही असे आंतरराष्ट्रीय वर्तुळात बोलले जात होते शेवटी बऱ्याच नाट्यपूर्ण घटना घडामोडीनंतर टाटांनी त्या ब्राझीलियन कंपनीवर मात केली आणि कोरस कंपनी घेतली या व्यवहाराकड़ साऱ्या जगातील धातू उद्योगातील सर्व बड्या स्पर्धकांच बारकानी लक्ष होत टाटा त्यांना झेपणार नाही अशा किमतीस कोरस कंपनी घेतली असे मत अनेकांनी व्यक्त कल त्याचवेळी भारताचे उद्योग व वाणिज्य मंत्री कमलनाथ यांनी या डीलबद्दल रतन टाटाचे अभिनंदन करून जागतिकीकरण हा आता दुहेरी मार्ग झालेला आहे केवळ परदेशी गुंतवणूकदारांनी भारतात गुंतवणूक करायची वा, वा भारतीय बाजारपेठेत माल विकायचा एवढाच त्याचा अर्थ नाही रतन टाटासारखे उद्योगपती आणि टाटा ग्रुप सारखे उद्योग समूह अशा देशात आता गुंतवणूक करीत आह त्याबद्दल समाधान व्यक्त केले होते कोरस कंपनी टेटले चहा कंपनी डेऊ ट्रक्स यांच्या स्वामित्वासोबतच टाटा ग्रुपचा कारभार पन्नास पसरलेला आहे जगवार व लँड रोव्हर मोटार गाड्यांच्या क्षेत्रात टाटा हे नाव कसे महत्वाचे आह इंडिका नॅनो या गाड्यांमुळे टाटा मोटर्सचा नावलौकी कसा जगभर होतो आहे याविषयी या, या पुस्तकात स्वतंत्रपणे हकीकत दिलेली आहेच, रतन टाटा यांच्या पुढाकारातून जागतिक स्तरावरच्या कंपन्या टेकोवर करण्याच्या त्यांच्या प्रयत्नातला एक नवा प्रयत्न म्हणजे सव्वीस मार्च दोन हजार संध्याकाळी प्रख्यात ब्रिटिश कंपन्यांच्या लक्झरी मोटार्स म्हणजे आरामदायक महागड्या मोटार गाड्या आणि लँड रोव्हर यांची मालकी ढाटांकडे आली या व्यवहारातही भरपूर नाट्यपूर्ण घटना घडामोडी घडल्या अर्थात इसवी सन दोन हजार सातमध्ये कोरस स्टील कंपनी घेतानाच्या वेळी झालेल्या नाट्यपूर्ण घटना घडामोडीच्या तुलनेत जगवार आणि लँड रोव्हर टाट्यांनी घेणे ही गोष्ट जागतिक प्रसारमाध्यमातून आणि बिझनेस व्रोतातून नाही म्हटले तरी जरा कमीच गाजली हे बहुधा टाटाचे जागतिक स्तरावरच्या कंपन्यांची खरेदी विक्री क्षेत्रातील अस्तित्व जगाने नम्रपणे मान्य केल्यामुळेही झाले असावे किंवा हा व्यवहार कोरल स्टील इतका मोठा नाही म्हणूनही असेल कदाचित किंवा या दरामुळे जगवार आणि लँड रोव्हरच्या व्यवस्थापनात कार्यपद्धतीत फार मोठी उर्धापालक वा बदल होणार नव्हता म्हणूनही असेल जगवार आणि लँड रोव्हर हे लक्झरी मोटर गाड्यांचे एकेकाळचे अत्यंत प्रतिष्ठित मोठे आणि गाजलेले ब्रँड जगवार गाडी बाळगणे किंवा लँड रोव्हर गाडी बाळगणे ही श्रीमंत वर्तुळात एक प्रतिष्ठेची मोठेपणाची बाब मानली जायची हे दोन्ही मूळचे ब्रिटिश ब्रँड्स इंग्लंड आणि युरोपात या गाड्या काही वर्षांपूर्वी लोकप्रिय होत्या त्यांचा एक दजवा होता परंतु काही वर्षांपूर्वी या ब्रिटिश कंपन्यांची मालकी फोर्ड मोटार्स या अमेरिकन कंपनीकड़आली मोटार धंद्यात अर्थातच फोर्ड हेही खूप मोठे आणि प्रतिष्ठेचे नाव आहे यात वाद नाही फोर्ड मोटार्सच्या स्वतःच्याही गाड्या आहेत ब्रँड्स आहेत त्यामुळे त्यांनी या ब्रिटिश ब्रँड्सला जगवार आणि लँड लोव्हरला फास्ट दिले नाही किंवा त्या आक्रमकपणे विकल्या नाहीत नंतर त्यांनी हे दोन्ही ब्रँड्स विकायला काढले टाटांनी त्यात रुची दाखवली पण त्यांची खरी स्पर्धा होती ती महिंद्रा अँड महिंद्रा या भारतीय कंपनीबरोबरच कारण महिंद्रा अँड महिंद्रालाही लँड रोवर आणि जगवार हे मोटारकार ब्रँड हवे होते त्याचप्रमाणे फोर्ड मोटार कंपनीचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी जॅकिस नासेल यांनाही हे ब्रँड हवे होते ते स्वतः दीर्घकाळ फोर्ड मोटार कंपनीत वरिष्ठ पदावर होते त्यामुळे जागतिक मोटार धंद्याची जागतिक स्तरावर कोणत्या गाड्या लोकप्रिय आहेत का लोकप्रिय आहेत याची त्यांना बित्तम बातमी होती त्यांच्या अनुभवी आणि पारखी नजरेने जगवार आणि लँड रोव्हर या गाड्या पुन्हा सुरू केल्या तर जगात अनेक ठिकाणी त्या निश्वित खपतील हे ओळखले होते अर्थात त्यासाठी मार्केटिंगचे जाळे व्यापक करणे जागातींवर खर्च करणे गाडीच्या डिझाईन रंगरुपात काल बदल करायचे किंमतीत फेरबदल करायचे इत्यादी पावले उचलणे आवश्यक आहे हेही त्यांनी ओळखले होते टाटा महिंद्रा अँड नासिल या तिघांमध्ये शेवटी सर्ची झाली ती टाटांची कारण त्या कंपनीतील कामगारांची संघटना एवढी पक्की आहे की ही कंपनी विकली गेल्यास ती कोणाला विकावी हे ठरविताना संघटनेचे मत घेणे अप्रिय झाले होते आणि या संघटनेने टाटांच्या पाड्यात आपले वजन टाकले टाटासोबत आम्ही कम्फर्टेबल राहू असं त्यांनी म्हटलं याचाच अर्थ नव मालक म्हणून आम्हाला टाटा अधिक मंजूर आहेत असाच होतो ही गोष्ट टाटांचा आंतरराष्ट्रीय नाव उच्च व्यावसायिक मूल्य कामगारांना सन्मानाने वागविण्याचा त्यांचा लौकिक यावरच एका अर्थाने जागतिक मान्यतेची मोहीर उमटवण्यासारखी होती पी मोहोत जगवार लँड रोव्हर्सच्या युनियनने उमटवली साहजिकच महिंद्रा व नासिर यांना स्पर्धेबाहेर व्हावे लागले आणि टाटांच्या प्रयत्नांना यश आले अर्थात सध्या या जगवार व लँड रोव्हर्सचा जो मुख्य कार्यकारी अधिकारी जेम पोडिटा आहे तोच त्या पदावर राहून काम पाहिलं तसेच कोणालाही कामावरून काढण्यात येणार नाही टाटांना या कंपन्या विकत घेण्यासाठी जरूर पडल्यास फोर्ड मोटार्स वित्त सहाय्यही देणार आहे टाटा मोटर्सला जगवार आणि लँडरोव्हर या हवे हवेत प्रनोजन करता येईल का याबद्दल मोटर उद्योगातील तज्ज्ञांमध्ये अर्थातच एकमत नाही कोर स्टील कंपनी घेण्याच्या टाटांच्या निर्णयास जशी अनेक तज्ञांची सहमती नाही तशीच याही टेगोरची स्थिती आहे हे निर्णय योग्य होते किंवा कसे हे भविष्यकाळात दिसेलच परंतु अशा टेकोअरमुळे जागतिक स्तरावरचे रतन टाटा हे एक महत्वाचे उद्योगपती बनले आहेत ते काय करतात त्यांचे काय सल्ले आहे त्यांच्या योजना काय त्यांचे मनसूबे काय आहेत याचे कुतुलही जगभरातील तज्ज्ञांना असते एकूण लोकल ते ग्लोबल या धोरणाची अंमलबजावणी करीत रतन टाटा यांनी जागतिक बिझनेस वर्तुळातील स्वतःचे स्थान खूपच वर नेऊन ठेवलेले आहे हे, हे नक्की विमान निर्मितीवरही नजर कोरस आणि जगवार या दोन कंपन्या खरेदी करून इतिहास निर्माण केला टाटा ग्रुपचे लक्ष्य आता विमान निर्मितीकडे लागलेले आहे त्याचाच एक भाग म्हणून ब्राझील स्थित एमब्र या निर्मिती जगातील नंबर 3 तीनच्या कंपनीशी भागीदारी करण्यासाठी टाटा ग्रुपच प्रयत्न चालू आह 120 वीस असंक्षमते व्यापारी जेट विमान निर्माण करणारी एमब्र ही एकम्व एक कंपनी आह जगातील विविध देशातून व मोठ्या कंपन्यांकडून या विमानाला प्रचंड मागणी आह त्या मागणीची पूर्तता करणे या कंपनीला शक्य होत नाही एकतीस मार्च दोन हजार पर्यंत वीस पॉईंट तीन अब्ज डॉलरची ऑर्डर ते पूर्ण करू शकले नव्हते त्यामुळेच संयुक्त उपक्रमांतर्गत विमाननिर्मिती तुची असणारा तशी आर्थिक तांत्रिक क्षमता असणारा उत्तम जागतिक प्रतिमा असणारा जोडीदार एम्ब्रेअरला हवा आहे या सर्व अपेक्षांची परिपूर्णता करणारा टाटा ग्रुप असल्यामुळे तो अधिक गंभीरपणे या कंपनीचा भागीदार होण्यासाठी प्रयत्न करीत आहे विमान निर्माण करणाऱ्या बोईंग या कंपनीशी संयुक्त उपक्रमांतर्गत विमानिर्मिती करणारी एक कंपनी निर्माण करण्याच्या योजनेवर टाटा ने स्वाक्षरी केली आह या करारांतर्गत कर। पाचशे मिलियन डॉलरपर्यंत सुट्या उपकरणांची निर्मिती भारतात केली जाईल आणि त्याची विक्री बोईंग आणि तिच्या आंतरराष्ट्रीय ग्राहकांना करण्यात येईल